प्रत्येक गावात काही साधेपण मोठ्या मनाचे लोक असतात त्यांची संपत्ती जास्त नसली तरी त्यांच्याकडे दयाळूपणाची श्रीमंती असते हीच संपत्ती त्यांना लोकांच्या हृदयात कायम ठेवते अशीच एक गोष्ट आहे एका दयाळू लाकूड कापणाऱ्याची आणि हुशार ईगलची ही कथा फक्त मुलांसाठीच नाही तर मोठ्यांनाही शिकवते की दयाळूपणाचे फळ हमखास मिळते खरी मैत्री कठीण वेळी उपयोगी पडते आणि कधीकधी मदतीचे मार्ग अनोखे असतात गावातील साधा लाकूड कापणारा एका शांत डोंगराळ प्रदेशात एक छोटे गाव होते तिथले लोक साधेपणाने जगत होते शेती करायची प्रामाणिकपणे काम करायचं आणि निसर्गासोबत राहायचं त्या गावात एक दयाळू लाकूड कापणारा राहत होता तो रोज सकाळी कुऱ्हाड घेऊन जंगलात जायचा घाम गाळून तो लाकूड कापायचा आणि गावात विकायचा त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असायचं आणि महत्वाचं म्हणजे तो कधीही कुणाला नाही म्हणायचा नाही गावातील लोक त्याच्या दयाळूपणावर खुश होते हा माणूस खरंच सोन्यासारखा आहे असे गावकरी म्हणत एक दिवस डोंगरावर चढाई एक सकाळी लाकूड कापणाऱ्याने ठरवले आज मी डोंगराच्या वरच्या बाजूला जाईन तिथे मोठे वृक्ष आहेत तिथून चांगलं लाकूड मिळेल त्याने आपली कुंचीदार टोपी कुऱ्हाड आणि फांद्यांसाठी टोपली घेतली डोंगराचा मार्ग सोपा नव्हता दगडाळ पायवाट काटेरी झुडपे आणि घसरट दगड तो श्वास घेत घेत चढत होता थोड्या वेळाने तो थकला घाम कपाळावरून वाहू लागला अडकलेला लाकूड कापणारा डोंगरावर लाकूड कापून झाल्यावर त्याने खाली यायचा मार्ग शोधला पण काय झाले उतरण्याचा मार्ग अस्पष्ट होता त्याला कळेना उजवीकडे जावे का डावीकडे तो घाबरला आणि एका मोठ्या दगडावर बसला तो स्वतःशीच म्हणाला मी इतक्या लोकांना मदत केली पण आता मला मदत हवी आहे तरी मदत केलं तर बरे होईल त्याच्या डोळ्यांत थोडे अश्रू आले ईगलचे आगमन अचानक त्याला आकाशातून एक सावली दिसली त्याने वर पाहिले एक भव्य इगल आपल्या पंखांनी आकाशात घिरट्या घालत खाली येत होता इगलजवळ आला आणि अचानक त्याची टोपी उचलून उडून गेला लाकूड कापणारा दचकलाच माझी टोपी नेली या पक्षानं त्याला राग आला आणि तो इगलच्या मागे धावू लागला इगलची चतुराई इगल उडत होता आणि टोपी घेऊन एका पायवाटेकडे गेला लाकूड कापणारा त्याच्या मागे धावत धावत तिथपर्यंत पोहोचला आणि काय आश्चर्य समोरच स्पष्ट उतरण्याचा मार्ग दिसला तो थक्क झाला त्याच्या लक्षात आले हा इगल माझा शत्रू नाही तो मला मदत करतोय त्याच्या मनात आठवण झाली काही दिवसांपूर्वी त्याने जंगलात एका जाळ्यात अडकलेल्या इगलला सोडवले होते तोच इगल आज त्याला परतफेड करत होता लाकूड कापणारा आणि इगलचा संवाद लाकूड कापणाऱ्याने इगलकडे पाहून मनापासून म्हटले माझी टोपी नेऊन तू मला या सुरक्षित मार्गावर आणलंस तू खरंच माझा मित्र आहेस तुझे आभार मानायला शब्द नाहीत इगल किलबिलाट करत आकाशात उडून गेला जणू तो म्हणत होता दयाळूपणाची परतफेड नक्की मिळते लाकूड कापणाऱ्याचे गावात आगमन लाकूड कापणारा सुरक्षितपणे गावात परतला त्याने ही गोष्ट गावकऱ्यांना सांगितली सर्वजण म्हणाले तुझं दयाळूपण फुकट गेलं नाही तुझ्या पक्षाला मदत केलीस त्याने तुला वाचवलं हेच खरं जीवनाचं तत्व आहे गावातील मुले ही गोष्ट कान देऊन ऐकत होती त्यांच्या मनात दयाळूपणाचे महत्व कोरले गेले मॉरल ऑफ द स्टोरी ही कथा आपल्याला काही महत्वाचे धडे देते दयाळूपणा नेहमी फळ देतो आपण जे दुसऱ्यांसाठी करतो ते कधी ना कधी आपल्याला परत मिळते निस्वार्थ मदत करा अपेक्षा न ठेवता केलेली मदतच खरी मदत असते मैत्री आणि विश्वास टिकवा खरी मैत्री संकटाच्या वेळी मदत करते हुशारीचे महत्व ईगलने थेट मदत न करता चतुराईने मार्ग दाखवला काही वेळा हुशारी ही ताकदीपेक्षा जास्त उपयोगी ठरते ईगलची भूमिका इगल फक्त पक्षी नाही तर हुशारी आणि कृतज्ञतेचं प्रतीक आहे त्याने दाखवून दिलं की मदत करण्याचे मार्ग नेहमी थेट नसतात पण परिणाम नेहमी चांगलेच चा मिळतात लाकूड कापणाऱ्याची भूमिका लाकूड कापणारा म्हणजे दयाळूपणा आणि मानवतेचं प्रतीक त्याने कोणतीही अपेक्षा न ठेवता ईगलची मदत केली आणि त्याच दयाळूपणाचे फळ त्याला मिळाले निष्कर्ष ही मराठी नैतिक कथा आपल्याला सांगते की दयाळूपणाची किंमत अमूल्य आहे आपण दुसऱ्यांना मदत केली तर ती मदत आपल्याकडे अनेक पटीने परत येते खरी मैत्री विश्वास आणि चांगुलपणा आयुष्यात संकटे दूर करतात तुम्हाला ही इगल आणि लाकूड कापणाऱ्याची गोष्ट कशी वाटली तुम्हाला अशी एखादी घटना आठवते का जिथे तुमच्या दयाळूपणाने तुम्हाला मदत मिळाली तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा